वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकोणनवद वा त्या रात्री तेथेच गंगात्रीरी राहून दुसऱ्या दिवशी उठल्यावर तो राघव शत्रुघ्नाला म्हणाला शत्रुघ्ना ऊस झोपलाच काय निशाल राजा गुहाला बोलावणार तो नदी पार करून नेल आर्याचे चिंतन करीत मी जागलो मला झोपरी नाही असे म्हणून त्याने भ्रात्या शत्रुघ्नाला सूचना दिली ते दोघे नरसिंह एकमेकांशी असे बोलत असताना गुह वेळेवरच आला आणि हात तोडून म्हणाला का रात्री या नदीच्या काठी तुला चांगली झोप मिळाली का साऱ्या सैन्यासह तुझे नित्य क्षेम आहे ना गुहाचे ते स्नेहाचे बोलणे ऐकून रामाचाच ध्यास लागलेला भरत सुद्धा त्याला म्हणाला धीमन तू आमचा सत्कार केलास आमची रात्र चांगली गेली आता पुष्कळ नामा आणून दास आम्हाला या गंगेच्या पार नऊ मग गुह भरताची आज्ञा मानून त्वरेने नगराकडे पुन्हा जाऊन आपले ज्ञाती बांधवांना म्हणाला तुमचे सदा कल्याण असो उठा जागेवा नावा ओढून घ्या मला सैन्याला पार करायचे असे म्हटल्यावर राजाच्या आज्ञेने ते सगळे लगबग उठले आणि चोहीकडून त्यांनी पाचशे नावं ओढून आणल्या दुसऱ्या स्वस्तिक नावाच्या मोठ्या घंटा लावलेल्या उत्तम प्रदेच्या पताकाने शोभणाऱ्या नावडी असलेल्या आणि भक्कम रीतीने एकत्र जोडलेल्या नावा त्याने आणवल्या मग तो स्वस्तिक म्हटलेले एक सुंदर नाव गुहाने ओढून आणली तिच्यावर पांढरुषंगाचे कांबळ टाकले होते आनंदाचे घोष तिच्यात चालले होते तिच्यावर भरत आणि महाबलिष्ठ शत्रुघ्न तसेच कौसल्या सुमित्रा आणि इतर राजस्त्रिया चढल्या त्यांच्या अगोदर राजपुरोहित ब्राह्मण वडील माणसे चढली आणि मग राजस्त्रिया चढल्या त्याचप्रमाणे बैलगाड्यातून आलेले दुकानदार त्या नावावर चढले मुक्कामाची जागा पेटवून देण्यात आली तीर्थात लोक स्नान करू लागले उपकरणे आल्या काही स्त्रिया काही घोडे काही गाड्यातून नेण्याजोगी मोठी संपत्ती वाहणारी वाहने चढवली होती त्या नावा परतीराला गेल्या आणि तेथे सर्व माणसाने उतरवून तेथून परतताना दाश मंडळीने पाण्यात नावांच्या पर्वतासारखे शोध होते, शो होते। कोणी नावात चढले तर कोणी छोट्या होड्यातून ती नदी पार केली इतर कोणी मडक्यावरून तर कोणी दुसऱ्या हाताने पोहत नदीच्या पलीकडे गेले ती पुण्यवान सेना, सेना <coughs> खुद्द दाशाने गंगेच्या पलीकडे नेली मैत्रमुन मैत्र ते उत्तम घेऊन ऋषीवर भरद्वजी भेट घेण्याकरता निघाला महात्मा देव पुरोहित ब्राह्मणाच्या आश्रमापास आला तेव्हा त्याला त्या ते झोपड्या आणि झाडी याने मिश्र असलेला रम्य प्रदेश दिसला तेच त्या ते श्रेष्ठ विप्राचे मोठे वन होते अयोध्या खांडाचा एकोणनव्वदावा सर्ग समाप्त